जंगलातील भूक लोभ आणि जाणीव एका सिंहाची हृदयस्पर्शी गोष्ट प्रियवाचक हो तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी फक्त जंगलातील नाही तर आपल्या मनातीलही आहे एक उन्हाळ्याचा कडक दिवस एक भूकेला सिंह आणि त्याच्या मनातला लोभ या सगळ्यांच्या संगतीत उलगडते एक शिकवण जी आयुष्यभर लक्षात राहील ही गोष्ट आपल्याला सांगते की कधीकधी -कधी छोट्या गोष्टीतच मोठं समाधान दडलं असतं ही कथा फक्त एका सिंहाची नाही तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची आहे जेव्हा आपण मोठ्या गोष्टींच्या मागे धावताना छोट्या आनंदांकडे दुर्लक्ष करतो ती भूक असो इच्छा असो किंवा लोभशेवटी समाधानच खरा आनंद देतं हेच या कथेतून उमसतं चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंकसोबत या प्रवासाची सुरुवात करूया उन्हाळ्याचा गरम दिवस एक उन्हाळ्याचा कडक दिवस होता जंगलातले सगळे प्राणी सावलीच्या शोधात आपापल्या बिळात किंवा झाडाखाली आराम करत होते पानं कोमेजून गेली होती आणि वारा सुद्धा थंड नव्हता तो सुद्धा गरम भट्टी भट्टीसारखा जाणवत होता पण त्या सगळ्या शांततेत एक मात्र बेचैन होता जंगलाचा राजा सिंग सकाळपासून त्याला काही खायला मिळालं नव्हतं भूक त्याच्या पोटात गुरगुरत होती आणि डोळ्यांत अधीरपणा दिसत होता तो स्वतःशीच म्हणाला आज काहीतरी छान शिकार मिळाली तर बरं होईल पोट तर आत्ता आगीसारखं जळतंय लहान सशाशी भेट थोडं पुढं गेल्यावर त्याच्या नजरेस एक लहानसा ससा दिसला तो गवत खात होता निष्काळजीपणे इकडे तिकडे बघत सिंह हळूच पुढे सरकला त्याचा पाय जमिनीवरही ऐकू येत नव्हतं तो झेप घ्यायला सज्ज झाला पण अचानक थांबला इतका छोटा ससा हे खाऊन माझं पोट भरायचं का मला काहीतरी मोठं हवं एखादं हरण किंवा रानडुपकर ससा घाबरून पळून गेला सिंह हलकसं हसला आणि म्हणाला हा काही कामाचा नाही मोठा शिकार मिळवतोच मी भटकंती आणि थकवा सूर्य डोक्यावर आला जंगलाचं आभाळही जळत होतं सिंहाचं अंग घामानं ओलं झालं होतं तो इकडे तिकडे फिरत राहिला पण कुठेच काही दिसेना त्याच्या पोटात पुन्हा कुरकुर सुरू झाली भूक आता रागात बदलत होती कुठं गेलीत सगळी प्राणी तो गरजला परंतु फक्त वाऱ्याने हलवलेली पानं त्याच्याकडे उमटत होती हरणाचं दर्शन थोडं पुढं गेल्यावर त्याला एक सुंदर गोलमटोल हरण पाण्याच्या झऱ्यावर दिसलं त्याचे कान हलत होते आणि पायांनी पाण्याचा हलका स्पर्श करत तो पाणी पित होता सिंहाचे डोळे चमकले बस हेच माझं जेवण हे पकडलं की सगळं कष्ट वसूल तो हळूच दपकत पुढे गेला पण जसं त्याने झेप घेतली तसं हरणाने काहीतरी आवाज ऐकून पळ काढली सिंहही त्याच्या मागे धावला परंतु उन्हामुळे आणि भुकेमुळे त्याचे पाय जड झाले होते काही पावले धावल्यानंतर तो थांबला हांफला आणि जमिनीवर बसला हरण दुर्वरच्या झाडीत गायब झालं होतं पश्चाताप आणि जाणीवसिंहानं थकलेल्या नजरेनं जंगलाभोवती पाहिलं सगळं शांत ना, ना हरण ना कुठलीच शिकार त्याने डोकं खाली झुकवलं आणि मनात विचार आला जर मी तो ससा खाल्ला असता तर आता भूक तरी शांत झाली असती पण माझ्या लोभामुळे मी सगळं गमावलं त्याच्या चेहऱ्यावरचा गर्व आता मावळला होता त्याने आकाशाकडे पाहिलं ढग हलकेच पुढे सरकत होते जणू त्याच्या दुःखाकडे पाहून सहानुभूती दाखवत होते तो हळूच म्हणाला लोभानं माणूस की प्राणी दोघांचंही नुकसान होतं मला आज हे शिकायला मिळालं संध्याकाळचं सत्य सूर्य मावळतीला जात होता जंगलावर नारिंगी प्रकाश पसरला होता सिंहाने थकलेल्या पावलांनी परत जाण्यास सुरुवात केली त्याला अजूनही भूक लागली होती मन मात्र शांत मनातल आता कधी ही छोटा गोष्ठीकमी लेखना नहीं कारण कधीकहान -कधी गोष्टीच मोट सम शिकवण लोभ नेहम्मी नुकसान करते कधी, -कधी लहान गोष्टीत मोठ समाधान सतोष हा खरा सुखा मार्ग है वाचक अपन ही कधीकोटीमागे -कधी धावतान छोटा आनंदा दुर्लक्षित करते का आज यह सींहाने जे शिकल ही मनातया लोभ कमी समाधान जास्त तेव्हाच जीवन सुंदर बनतं विचारले जाणारे प्रश्न 1. या गोष्टीचा मुख्य संदेश काय आहे या गोष्टीचा मुख्य संदेश असा आहे की लालच केल्याने नेहमी नुकसानच होते आपण जे मिळतंय त्याचं मोल ओळखलं पाहिजे दोन सिंहाने शेवटी काय शिकले सिंहाला कळलं की छोट्या गोष्टींना कमी लेखू नये लालच केल्यामुळे त्याने छोटा शिकार सोडला आणि शेवटी तो उपाशी राहिला तीन ही गोष्ट मुलांना काय शिकवते ही गोष्ट मुलांना शिकवते की समाधानातच खरा आनंद असतो खूप जास्त हवे हवेसेपणा शेवटी दुःख देतो चार ही गोष्ट कोणत्या प्रसंगी सांगावी ही गोष्ट मुलांना झोपण्यापूर्वी सांगायला अतिशय छान आहे कारण त्यात मनोरंजनासोबत सुंदर शिकवण आहे पाच या गोष्टीला दुसरं नाव काय देता येईल या गोष्टीला लालची राजा सिंहाची चूक किंवा समाधानाची शिकवण असंही नाव देता येईल